पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनु बंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण तेविसावे पत्रकार एकोणीसाव्या वर्षी इंग्लंडला पोहोचल्यानंतर गांधीजी वृत्तपत्रांचे नियमित वाचक बनले भारतात शाळकरी वयात ते वृत्तपत्र वाचत नसत ते संकोची स्वभावाचे होते आणि चार लोकांमध्ये बोलू शकत नसत एकवीस वर्षाचे असताना त्यांनी प्रथम दि व्हेजिटेरियन या इंग्रजी साप्ताहिकात शाकाहार भारतीय आहार पद्धती सवयी आणि धार्मिक उत्सवांबद्दल लिहिले त्यांच्या सुरुवातीच्या लेखनातही एखादी कल्पना साध्या सर्व भाषेत लिहिण्याची त्यांची क्षमता दिसून येत दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा पत्रकारितकड़ लक्ष दिलं त्यानंतर मात्र शवटपर्यंत त्यांच्या लेखणीला कधीही विश्रांती मिळाली नाही त्यांनी कधीही लोकांवर छाप टाकण्यासाठी लिहिलं नाही अतिशयोक्तीसुद्धा ते काळजीपूर्वक टाळत असत त्यांचं ध्येय सत्याची सेवा करणं लोकांना शिक्षण देणं आणि देशासाठी उपयोगी पडणं हे होतं दक्षिण आफ्रिकेत पोचल्यावर तिसऱ्याच दिवशी गांधीजींना न्यायालयात अपमानित केलं गेलं त्यांनी ताबडतोब ही घटना स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आणि रातोरात प्रसिद्धी मिळवली पस्तीसाव्या वर्षी त्यांनी इंडियन ओपिन जबाबदारी स्वीकारली आणि त्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्र आणलं आणि मार्गदर्शन केलं या साप्ताहिकाची गुजराती आवृत्ती फिनिक्स आश्रमात लगेचच प्रकाशित होत असे गुजराती इंडियन ओपिनियन ओपिनियनमध्ये आहारावर त्यांनी एक लेखमाला लिहिली आणि थोड़ स्त्री पुरुषांच्या जीवनावरही लेखमाला प्रसिद्ध झाली या दोनही साप्ताहिकांच्या प्रत्येक अंकात गांधीजींचे लेख असत साप्ताहिकासाठी एक संपादक होते पण गांधीजी सर्व जबाबदारी घेत त्यांना लोकांना शिक्षण द्यायचं होतं त्यातून ते त्यांचा विचार घडवायचा होता गोरे लोक आणि भारतीय यांच्यामधल्या गैरसमजुती दूर करायच्या होत्या आणि भारतीयांना त्यांचे दोष दाखवून द्यायचे होते इंडियन ओपिनियनच्या अंकात ते जीव ओतून लिहित असत आणि दक्षिण आफ्रिकेत चालू असलख्खा सत्याग्रहाचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करत त्यांच्या लेखनातून परदेशांमधल्या वाचकांना दक्षिण आफ्रिक खरंचित्र मिळत असचकांपैकी विशेष वाचक होते भारतात गोखले इंग्लंडमधे दादाभाई नवरोजी आणि रशियात टॉलस्टाय दहा वर्ष या साप्ताहिकासाठी गांधीजींनी अतोनात कष्ट केले त्यांना इंडियन ओपिनियनच्या बदल्यात दर आठवड्याला दोनशे नियतकालीक मिळत ती स्रवते काळजीपूर्वक वाचत आणि इंडियन ओपिनियनच्या वाचकांची उपयोगी अशा बातम्या लिहित वृत्तपत्र एखाद्या कल्पनेचा प्रचार करण्यासाठी प्रभावी माध्यम आहे हे गांधीजींना माहीत होतं ते एक यशस्वी पत्रकार होते पण तो त्यांनी आपल्या पोट्या उद्योग कधी केला नाही पत्रकारितेचा हेतू सेवा हा आहे असा त्यांचा विश्वास होता पत्रकारितेचा उपयोग कधीही स्वार्थी हेतूसाठी केला जाऊ नये किंवा त्यावर पैसाही मिळवू नये आणि संपादकांवर कोणतंही संकट आलं किंवा पत्रावर आलं तरी परिणामांची तमा न त्या पत्रानं देशाची मत स्पष्टपणे मांडली पाहिजेत पत्रकारांना खरोखरच जनतेच्या हृदयात स्थान असेल तर त्यांना वेगळी धोरणं आखावी लागतील आणि तरीही ते स्वतः घालून घेतलेले नियम अतिशय कडकपणे पाळत ते कधीही भाषेला नटवत नसत कधीही निष्काळजीपणे विधानं करत नसत आणि विनाकारण अनावश्यक विशेषण वापरत नसत ते निर्दोष भाषांतर करण्याबद्दल अतिशय जागरूक असत आणि शब्दांची निवड अतिशय साक्षेपणे करीत त्यांना निनावी पत्राचं वावड होतं पण नियम म्हणून संपादकांना आलेली टीकेची पत्रही चापत त्यांनी जेव्हा इंडियन ओपिनियन हाती घेतलं तेव्हा ते, ते तोट्यात चाललं असे आणि त्याच्या जा फक्त चारशे प्रती खपत त्यांना त्यातून ते फायदा नको होता पण स्वावलंबीन असलेल्या वृत्तपत्राचं संपादक पद सांभाळण्याची इच्छाही नव्हती काही महिने ते केवळ हे वृत्तपत्र चालू राहावं म्हणून बाराशे रुपये दरमा स्वतःच्या पदार्थ देत एकूण त्यांना सव्वीस हजार रुपयांचा तोटा सोसावा लागला याशिवाय नंतर त्यांनी जाहिराती न घेण्याचाही निर्णय घेतला कारण त्यामुळे त्यांना आपल्या कल्पनांच्या प्रसारासाठी जास्त जागा मिळणार होती त्यांना हेही दिसत होतं की जाहिराती स्वीकारल्या तर स्वतंत्रपणे काम करणं आणि नेहमी तेच लिहिणं शक्य होणार नाही त्यांचं निरीक्षण असं होतं सभासत्वाच्या वर्गण्याऐवजी मुख्यता जाहिरातीवर अवलंबून राहणं हे अतिशय वाईट होतं जे वृत्तपत्र मद्यपानाविरुद्ध लिहीत तेच जाहिरातीमधून मात्र मध्याचा पुरस्कार करत नव्याण्णव टक्के जाहिराती संपूर्णपणे निरुपयोगी असतात आणि देशाला घातक असतात अनेक जाहिराती फसव्या असतात असभ्य असतात गांधीजींनी आपल्या वृत्तपत्राचा खप म्हणून अयोग्य मार्ग स्वीकारले नाहीत त्याचबरोबर इतर वृत्तपत्रांबरोबर कधीही स्पर्धा केली नाही अंकात प्रसिद्ध झालेल्या कोड्यासाठी बक्षीस वगैरे कधीही ठेवलं नाही त्यांना सभासदसंख्या वाढवण्यासाठी प्रलोभनं दाखवायचीच नव्हती यंग इंडिया किंवा नवजीवन यांचा कप एकदम वाढावा अशी माझी इच्छा नाही त्यासाठी मी इतर वृत्तपत्रावर त्यांनी माझं चरित्र प्रसिद्ध करू नये अशी बंदीही घालणार नाही भारतातही तीस वर्ष त्यांनी जाहिराती स्वीकारता त्यांची नियतकालकं चालवली त्यांनी असं सुचवलं की प्रत्येक राज्यात जाहिरातीसाठी एकच माध्यम असावं आणि त्यांनी लोकांना उपयोगी वस्तूंची वर्णनं द्यावीत यंग इंडियाचं संपादकपद स्वीकारल्यानंतर त्यांना गुजराती वर्तमानपत्र सुरू करायचं होतं कारण स्थानिक भाषेतलं वृत्तपत्र ही गरज जाणवत होती नवजीवन नावाचं हिंदी आणि गुजरातीत प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र त्यांनी सुरु केलं ते अर्थात यंग इंडियाचं स्थानिक रुप होतं अनेक लेख त्यांनी या वृत्तपत्रामधून नियमितपणे लिहिले जेव्हा यंग इंडियाचे बाराशे वर्गीय होते तेव्हा नवजीवनचे बारा हजार त्यांनी नवजीवनची वार्षिक वर्गणी आठ रुपयावरून चार रुपयावर आणली त्यांनी या साप्ताहिकांची पृष्ठसंख्या जेव्हा कमी करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी वाचकांची क्षमा मागितली नाही किंवा जेव्हा त्यांनी नवजीवनला झालख्खा नफ्यातून पन्नास रुपये खादीच्या कार्यासाठी देगी म्हणून दिल तेव्हाही त्यांनी वाचकांची क्षमा मागितली नाही अभिमानानं म्हणत माझी महत्वाकांक्षा सामान्य जनतपर्यंत पोहोचण्याची आहा स्थानिक भाषांमधूनच करणं शक्य आहा माझी भाषा साधी आणि रांगडी आह नवजीवनचे वाचक घोडागाड्यांचे चालक आहेत कामगार आहेत मला हे पत्र शेतकऱ्यांपर्यंत आणि विनकरांपर्यंत त्यांच्या झोपडीत पोहोचवायला हवं आहे ते त्यांच्या भाषेत मला हवं आहे कारण भारत त्यांचाच आहे इंग्रजी वृत्तपत्राचं संपादन करण्यात त्यांना आनंद नव्हता कारण इंग्रजी वाचणारी लोकसंख्या फार कमी होती वाचकांनी स्वतःला वृत्तपत्राचे मालक समजावं अशी गांधीजींची इच्छा होती सर्व भारतीयांना ते स्वतःचं वृत्तपत्र वाटावं त्यांनी ते गांधीजींचं वृत्तपत्र मानू नये असं त्यांना वाटायचं ते म्हणत की नवजीवनमध्ये भाषेच्या काही मोठ्या चुका झाल्या तर वाचकांनी ते घेणं बंद करावं आणि नवजीवन बहिष्कार संघटना स्थापन करावी मदनिसांच्या चुका वार्ताहरांच्या आणि इतर सहाय्यकरांच्या चुका खिळे जुळवणाऱ्यांच्या नजरचुका प्रूफ वाचणाऱ्यांच्या हातून होणारे घोटाळे यंत्र बंद पडणं अंक पोस्टात उशिरा पोहचणं या सगळ्याची जबाबदारी संपादकावर आहे असं ते मानत ते संपादक असताना कधीही त्यांच्याकडून मजकूर उशिरा आला म्हणून वृत्तपत्र उशिरा निघालं असं झालं नाही मग ते बर्वाला असोत श्रीलंकेत असोत किंवा इंग्लंडला गांधीजीसारख्या कार्यभ्न व्यक्तीनं अशा पदाचं संपादन करणं ही सोपी गोष्ट नव्हती सत्तराव्या वर्षी देखील कधीकधी त्यांना रात्री दीड वाजता हरिजनचं काम करावं लागे कामाचं दडपण खूप असतानाच त्यांना लेखनही भरपूर करावं लागे चालत्या गाडीत ते बऱ्याच वेळा लिहित त्यांचे काही महत्वाचे लेख किंवा संपादकीयवर लेखन रेल्वे गाडीत असं लिहिलेलं असे उजवा हात दमला तर ते डाव्या हातानं लिहीत गम्मत म्हणजे त्यांचं डाव्या हाताचं अक्षर जास्त चांगलं यायचं एखाद्या मोड्या आजारातून बरे होत असतानाही ते दर आठवड्याला तीन ते चार लेख लिहीत असत भारतात त्यांनी एकही वृत्तपत्र तोट्यात चालवलं नाही त्यांच्या इंग्रजी आणि स्थानिक भाषांमधल्या वृत्तपत्रांचे चाळीस हजार वर्गडीदार होते ते तुरुंगात असताना ही संख्या तीन हजारवर आली भारतातल्या तुरुंगातून जेव्हा त्यांची प्रथम सुटका झाली तेव्हा या साप्ताहिकांमधून त्यांची आत्मकथा क्रमशः प्रसिद्ध होऊ लागली ही लेख मला तीन वर्ष चालली आणि जगभरातल्या लोकांना ती आवडली त्यांनी भारतभरच्या वृत्तपत्रांना त्यांच्या आत्मकथेचं पुनर्मुद्रन करण्याची अनुमती दिली होती तुरुंगात असताना त्यांनी हरिजन नावाचं सा आणखी एक साप्ताहिक सुरु केलं यंग इंडियासारख्या याची किंमतही एक होती ते मुख्यतः अस्पृश्यांच्या सेवेसाठी होतं अनेक वर्ष त्यात एकही राजकीय लेख नव्हता ते प्रथम हिंदीमध्ये निघत असे गांधीजींना तुरुंगातून आठवड्यातून तीनदा लिहायला परवानगी होती इंग्रजी आवृत्तीसंदर्भात मद्दल, त्यांनी मित्राला लिहिलं मी आधीच सांगून ठेवतो की इंग्रजी आवृत्ती योग्य प्रकारेत लिहायला हवी त्यात वाचनीय मजकूर हवा आणि भाषांतरं अचूक हवीत इंग्रजी साप्ताहिक अलिप्तपणे प्रकाशित करण्यापेक्षा हिंदी आवृत्तीवर समाधान मानावं असं माझं मत आहे वृत्तपत्र स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय मी चालवणार नाही त्यांनी सुरुवातीला दहा हजार प्रती काढण्याची सूचना दिली असं तीन महिने करून पाहावं असं सांगितलं दोन महिन्यात स्वावलं ते स्वावलंबी झालं नंतर ते लोकप्रिय मतपत्र बनलं नुसतं वृत्तपत्र राहिलं नाही लोक ते करमणुकीसाठी वाचत नसत तर आदेशांसाठी वाचत ते इंग्रजी हिंदी उर्दू तमिळ तेलगू उडिया मराठी गुजराती कानडी आणि बंगाली एवढ्या भाषांमधून प्रसिद्ध होत असे ते स्वतः हिंदी उर्दू गुजराती आणि इंग्रजीत लेख गांधीजींच्या वृत्तपत्रात कधीही झटकदार विषय नसत त्यांनी अथकपण रचनात्मक काम सत्याग्रह अहिंसा आहार निसर्गोपचार हिंदू मुसलमान ऐक्य अस्पृश्यता सुतकताई खादी स्वदशी कुटीरोद्योग आणि दारुबंदी यांच्यावर लिहिलं त्यांनी शिक्षणाची दिशा बदलण्याचा प्रचार क्ला आहाराच्या सवयींबद्दल लिहिलं आणि भारतभरातल्या लोकांच्या दोषांचही तडक टीकाकार होत तिरांकडून काम करून घेण्यात कडक होत त्यांचे सचिव महादेवभाई देसाई कधीकधी रेल्वे प्रवासात गर्दी टाळून ग्रोहात जाऊन बसत आणि त्यांचे काम वेळेत पुरं करत गांधीजींच्या मदतनेसांना सर्व गाड्यांची वेळापत्रकं माहीत असावी लागत आणि टपाल केव्हा निघतं याच्या वेळाही माहीत असाव्या वे लागत कारण प्रकाशनासाठी त्यांना लेखी मजकूर वेळेत पोचावा लाग एकदा गांधीजी ज्या गाडीनं प्रवास करत होते त्या गाडीला उशीर होत होता बरोबर पाठवायचे लेख होते पण ते टपालानं पाठवायला वेळ नव्हता तेव्हा इंग्रजी लेख एका मदतनीसाबरोबर पाठवले हो आणि अहमदाबादला त्यांच्या स्वतःच्या छापखान्यात छापण्याऐवजी मुंबईत छापून घेतले अशा प्रकारे अंक वेळेवर बाहेर पडला यंग इंडियात लिहिलेल्या जहाल लेखांबद्दल ले गांधीजींना भारतात प्रथम तुरुंगवास घडला वृत्तपत्राचा गळा घोटण्याच्या कोणत्याही सरकारी आदेशाचा त्यांनी स्वीकार केला नाही जेव्हा त्यांच्या तीव्र भावना विचार व्यक्त करण्यावर गदाई तेव्हा ते लेखन थांबवत त्यांचा विश्वास होता की कधीही त्यांनी त्यांच्या वाचकांना संपादकीय दिलं तर ते हातानं हजारो प्रती काढून त्या वाटतील ते जिवंत आहे तो व त्यांचं वृत्तपत्र दाबलं जाईल पण त्यांचा संदेश दबणार नाही याचा त्यांना विश्वास होता हाती लिहिलेलं वृत्तपत्र हा धारसी काळातला धारसी उपाय असेल ही त्यांना खात्री होती मग छापखान्यावर अवलंबून राहण्याची जरुरी नाही आणि खेळ झुनोरण्याचीही ना आवश्यकता नाही सरकारी आदेश न झमानता एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांनी बिन नोंदणीचं सत्याग्रह हे साप्ताहिक प्रसिद्ध केलं ते एक पाणी साप्ताहिक एका पशाला विकलं जाई स्वतःच्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून ते चांगल्या पत्रकारितेच्या परंपराविषयी अधिकारानं बोलत वृत्तपत्रवाले म्हणजे चालते बोलते प्लेग झाले आहेत लोक वृत्तपत्रांकडे बायबल कुराण गीतेप्रमाणे आदराने पाहतात एका वृत्तपत्रानं छापलं की दिल्लीत दंगा होणार आणि लोकांनी सगळ्या लाठ्या सुरे खरेदी केले पत्रकाराचं कर्तव्य लोकान्ला शौर्य शिक है तीन घाबर टाकण नहीं